पुस्तक पंडिता रमाबाई यांचा इंग्लंडचा प्रवास भाग दोन जीवनचरित्र लेखक द्वारकानाथ गोविंद वैद्य वाचक विद्या पाटील दोन पुण्यास आल्यानंतर थोड्याच दिवसापूर्वी पुणे येथे तेथील कलेक्टर मिस्टर हरसन यांच्या अध्यक्षतेखाली पंडिता रमाबाईच्या संबंधाने एक सभा भरली होती तीत प्रोफेसर कर्वे यांचे झालेले भाषण अत्यंत परिणामकारक होते रमाबाईचा उद्योग पाहून आपल्याला स्फूर्ती झाली असे त्यांनी सांगितल परंतु त्यांनी असेही सांगितले की अनंतशास्त्रांनी रमाबाईंना अविवाहित ठऱ्याचे ठरविले होते म्हणून त्यांनी त्यांच पंढरपूरच्या विठोबाशी लग्न लावून दिल होत ही गप्प कशी उठली त्याचा खुद्द रमाबाईंनाच असंभाव वाटत असून त्यांनी स्वतः त्या संबंधाने आपल विचार स्पष्टपणे नमूद क्लिआहेिथ अगत्याची आह पंडिता रमाबाई म्हणतात आमचे वडील होते तोपर्यंत पुष्कळ श्रीमंत आणि विद्वान गृहस्थांकडून मस्करता मागण्या येत असत आणि त्या त्या स्थळी माझे लग्न करून द्यावे म्हणून पुष्कळांचा आग्रह पडे तरी वडिलांची पूर्वीची प्रतिज्ञा मुलगीच ज्ञान झाल्यापासून आणि तिची खुशी असल्यापासून स्वतःच्या मर्जी लग्न करून द्यावायचे नाही चालविण्यात त्यांचे पाऊल मागे पडले नाही या त्यांचे लोकविलक्षण कृत्याबद्दल त्या स्वजनांकडून आणि समाजाकडून फार त्रास सोसावा लागला तरी ते निष्पृह असल्याकारणाने व कोणाशी कोणत्याही प्रकारचा व्यावहारिक किंवा इतर संबंधाने ठेवीत लहान म्हणून समाजाने त्यांचे काही एक करी कल्पना करीतात की आमचे वडील हे ज्योतिषशास्त्रात निष्णात होते त्यांनी माझ्या जन्मपत्रिकेत मला वैधव्य वै योग होता म्हणून माझे लग्न मुळीच न करण्याचा निश्चय केला आणि पंढरीच्या विठोबाबरोबर माझे लग्न करून दिले या कल्पनांमध्ये काडी मात्रही सत्यांश नाही कारण आमचे वडील देवघोळेपणाचे व भूते ग्रह वगैरेचे उपद्रवा मुळीच जुमानीत नव्हते खुद्द आमच्या मातुश्रींच्या जन्मपत्रिकेत वैधव्य योग असून त्यांनी तिच्यावर विवाह करून घेतला होता तशीच महाराष्ट्र कर्नाटक व द्रविड या देशातून भूते ग्रह देवी देव वगैरे यांच्या मुलास सोडून देण्याची चाल आहे ही शुद्ध वेडेपणाची आहे असे ते म्हणत असत असे असून ते स्वतःच असे कृत्य करतील हे कितपत खरे असावे बरे जर त्यांनी आपल्या मुलीला देवाला तर्पून दिली तर मग तिला आपले घरी न ठेवता सोडून का नाही दिले पंढरपुरास किंवा द्वारकेस त्यांनी आपल्या मुलीला देवास समर्पण करून देतांना कोणत्या मनुष्याने पाहिले आहे जर त्या, त्या देवळामधून देवास त्यांनी आपली मुलगी एखाद्या स्थावर मालमत्तेप्रमाणे भेट केली तर ती परत घेण्याचा त्यांचा काय अधिकार होता वर लिहिलेल्या लोकांच्या अदृष्ट श्रुतकल्पना माझ्या कानी आल्या म्हणजे लोकांच्या डोक्यातून अशा विलक्षण कल्पना उद्भवतात तरी कशा म्हणून मला फार चमत्कार वाटतो जे लोक तुकांच्या तोंडून उडत असणाऱ्या भलभलत्या गप्पा ऐकून माझी माहिती लोकांस देऊ इच्छितात किंवा देतात त्यांनी तसे करू नये अशी त्यास माझी विनयपूर्वक सूचना आहे कारण माझी पक्की माहिती पहिल्यापासून शेवटपर्यंत जास्त आहे असे माझ्या वाचून दुसरे मनुष्य या जगात मिळणार नाही जी गोष्ट माझ्या वडिलांच्या किंवा मातोश्रीच्या तोंडून मी कधी ऐकली नाही आणि त्यांनी करीताना पाहिलेली नाही अशी जर लोकांनी ती आम्ही पाहिली किंवा ऐकली आहे असे बळेच म्हटल तर त्यास काय म्हणावा याचे पंडिताबाईंची याबाबी संबंधाने इतकी खात्री असताना प्रोफेसर कर्वेसारख्यांचा वर म्हटलेला समज कसा झाला याला आमच्या दृष्टीन एकच उत्तर आह अनंत शास्त्री जलसमाधी घ्यावयास सिद्ध झाल त्यावेळी त्यांनी मी तुला दक्षच्या स्वाधीन कलि आहा त्याची तुझ्यावर सत्ता आहे व त्याचंच तू सेवा कली पाहिजेच अस जे उद्गार काढले त्यामुळे लोकांचा हा गैरसमज झाला असावा असे आम्मास वाटत परंतु गैरसमजास काही कारण असले तरी स्वतः पंडिता रमाबाईंनी जे उद्गार काढले ते सुदैवाने आज आपल्यापुढे आहेत व त्यावरून याबाबतीत तथ्य नाही यात काही संशय नाही असे सिद्ध होते पंडिता रमाबाईंनी पुन्यास आल्यावर मी चार मोठी कामे केली त्यावरून त्यांची महाराष्ट्रात चांगली ओळख पटली कोणत्याही एका शाळेचे शिक्षकीन होऊन आपल्या कर्तृत्वशक्तीला आकुंचित करणे अगर गॅरंटी देणे हे त्यास पसंत पडले नाही त्यांनी लोकांमध्ये स्त्री शिक्षणाविषयी जागृत करण्यास आरंभ केला हिंदू समाजाची जी अत्यंत केविलवाणी स्थिती झाल्याचा त्यांना अनुभव आला होता ती स्थिती घालविण्यासाठी स्त्रियात संपन्न करणे हा एकच उपाय आहे असे त्यांचे निश्चित मत होते म्हणून स्त्रियांना व पुरुषांना जागे करण्याचा त्यांनी क्रम सुरू केला अशा एक व्याख्यानात त्यांनी असे बोलून दाखविले की हल्लीची स्त्रियांची स्थिती फारच शोषणीय आहे त्यास विद्या नाही ज्ञान नाही कोणी म्हणता त्यास विद्या शिकून मग पुरुषांनी काय करायचे पण हल्ली पुरुषांची तरी स्थिती कोठे चांगली आहे ते केवळ वा लाकडाच्या बावल्याप्रमाणे होऊन दास्यत्वात पड पुरुषत्वाचक्षण नव्हे स्त्रियांची स्थिती सुधारली असता पुरुषांची स्थिती सुधारेल ज्या दक्षातील स्त्रियांची स्थिती सुधारत त्याच दक्षाची एकंदर स्थिती सुधारत जशा स्त्रिया असतात तशी त्यांची संतती होत हल्ली स्त्रियांची स्थिती पाहिली तर त्यांच्यात कित्येक दुर्गुण शिरलेआहे त्यास सासूरवासात असल्यामुळे खोटे बोलण्याची त्यास सवय लागते व ती मग सवय पुढे मुलास लागते अशा रीतीने देशातील लोक सत्य तेज व साहसीन होतात आपण सर्वांनी सत्याचे व्रत धरले पाहिजे व ते आमरण चालविले पाहिजे कोणास वाटेल की आम्ही स्त्रियांनी काय सुधारणा करावी आम्ही पडलो परतंत्र तर मी त्यास असे सांगते की आम्ही स्वतंत्र आहो आम्ही आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण मात्र केले पाहिजे आमच्यापेक्षा पुरुषात जास्त हक्क अगर स्वातंत्र्य असण्याची काही एक जरुरी नाही सध्या पुरुष आमच्यावर अधिक हक्क अमल चालवीत आहेत व आम्हा घरातील इतर वस्तूप्रमाणे लेखित आहे या स्थितीतून आम्ही आपला उद्धार करून घेण्यात झटले पाहिजे आपण सर्वांनी मिळून एक सभा स्थापन करावी असा माझा हेतू आहे कोणास वाटेल की हे पुरुषाच्या विरुद्ध बंड आहे आणि पुरुषाच्या विरुद्ध काही करणे हे पाप आहे त्यास माझे उत्तर आहे की आपण हल्ली पुष्कळ मोठे पाप करीत आहोत पुष्कळ पुरुष वाईट गोष्टी करीतात आपण त्याविषयी निषेध न करिता स्वस्थ बसतो हेच मोठे पाप आहे आपनास अनितीची किंवा अन्यायाची गोष्ट करावायची नाही तर न्याय व नीती यास अनुसरूनच चालवायची आहे द्रव्य सहाय्य करणे हिही आपल्याला कठीण नाही उगीच काहीतरी भाकड कथा सांगणारे जे पुराणी त्यास आम्ही स्त्रिया द्रव्यपूर्वीत असतो त्यांच्या कुटुंबास दागदागिन्यांनी मडवितो त्यातूनच अशा सभेच्या कार्यासाठी थोडे द्रव्य सहाय्य करावायचे मनात आणल्यास ते मुळी जड जावायचे नाही आर्य महिला समाजाची स्थापना अशा प्रकारे सर्व महाराष्ट्रामध्ये त्यांनी चळवळ करून प्रथम पुणे इथं आर्य महिला समाजाची स्थापना केली आज मुंबई शहरात आर्य महिला समाज या नावाची ती संस्था आहे ती रमाबाईंनीच अठराशे साली स्थापन केलेली होय या संस्थेचे मुख्य उद्देश व साधारण नियम पुढील होते एक आबा वर्गाचा अभिलाष पूर्ण होण्याकरता स्थापन केलेल्या या समाजाचे नाव आर्य महिला समाज असे ठेविले आहे. 2. भारत वर्षातील सर्व सभ्य स्त्रियास फार दिवसापासून चालत आलेल्या अंध परंपरेच्या चालीप्रमाणे जे अत्याचार होत त्यापासून स्त्रियांची मुक्तता करण्याकरिता आणि स्त्रियांच्या धर्म नीती व व्यवहार वगैरेची हल्ली असलेली शोचनीय स्थिती जाऊन पुढे त्यांची उन्नती व्हावी याकरता झटणे हे दोन त्या समाजाचे मुख्य हेतू होय सहा या समाजाद्वारे होणारी सर्व कृत्ये व्यक्तिविशेषाची नसून सार्वजनिक आहेत यास्तव समाजाच्या सभासदांनी काही विशेष आग्रह किंवा पक्षपात करू नये सात या समाजात सर्व सभासदांचा सा सारखा अधिकार आहे म्हणून कोणी कोणाच्या जाती कुल धन इत्यादी पदावर नजर देऊ नये तेरा या समाजाचे सभासद व्हावे अशी ज्या स्त्रियांची इच्छा असेल त्यांनी या सार्वजनिक कृत्यामध्ये पक्षपात आणि दुराग्र सोडून आमचा प्राण आहे तोपर्यंत आम्ही आमच्या होईल तितके सहाय्य करू अशी सर्व साक्षी परमेश्वराला आणि धर्माला स्मरून प्रतिज्ञा केली पाहिजे अशा प्रकारच्या सभा स्थापन केल्याने स्त्रियांमध्ये थोडी बहत जागृती झाली पण कार्यविशेष झाले नाही व आज मुंबईच्या समाजाचे हेतू व नियमही थोडे बहुत बदलले आहेत हा समाज स्थापन करण्याच्यापूर्वी पंडिताबाईंनी जे विचार प्रदर्शित केले ते व वरील नियम यांचे अवलोकन केल्यास असे दिसून येईल की पुरुष आपले हक्क हिरावून घेत आहेत ते आपल्याला पुन्हा मिळवायचे आहेत असा समज हे विचार व नियम करू पाहतात परंतु रमाबाईंना पुरुषांनीच पुढे आणले नवीन विचारांची माणसेच त्यांचा गौरव करू लागली केशव चंद्रसेन बोस इत्यादी गृहस्थ त्यांच्या प्रसिद्धीस कारण झाले पुण्यात आल्यावर रानडे भांडारकर मोडक वगैरे गृहस्थांच्या साह्याने त्यांना चळवळ करता आली सदाशिव पांडुरंग केळकरांच्या आग्रहाने त्यांनी आपले चरित्र लिहून काढले व त्याच प्रसिद्धी मिळाली स्त्रियांच्या संबंधाने अन्याय होत आहे हा विचार प्रथम विद्याविभूषित पुरुषांना सुचला ते स्त्रियांना ज्ञानद्वारे मुक्त करू लागले तेच त्यांच्या सुधारणेसाठी जटू लागले मग बंडाचा आविर्भाव कशाला ही गोष्ट त्याचवेळी पंडिता रमाबाईंच्या ध्यानी आणून दिली होती आणि म्हणूनच त्या विडायतेत गेल्यानंतर मुंबईच्या समाजाने आपले हेतू व नियम त्याच थोडे सौम्य स्वरूप दिले असावे रमाबाईंच्या विलायतेत जाण्यापूर्वीची तिसरी मोठी कामगिरी म्हणजे हंटर कमिटीपुढे त्यांची पुण्यात झालेली साक्षही होय अठराशे ब्याऐंशी साली सप्टेंबर महिन्यात हे कमिशन पुण्यात गेले तेथे गेल्यावर पंडिता रमाबाईंची कीर्ती कमिशनचे अध्यक्ष डॉक्टर हंटर यांच्या कानी गेली व त्यांचा चाललेला उद्योग त्यांचे प्रौढ विचार त्यांची विद्वत्ता त्यांचे ज्ञान याविषयी अध्यक्षांचे इतके अनुकूल मत झाले की कमिशन पुढे रमाबाईंची साक्ष त्यांनी घेतलीच पण एवढेच करून साहेब मजकूर थांबले नाहीत त्यांनी रमाबाईच्या उत्तराचे इंग्रजीत भाषांतर करून ती उत्तरे स्वतंत्रपणे छापविली व एडिंबरो येथे गेल्यावर तेथे त्यांनी रमाबाई व त्यांचे कार्य अशा विषयावर एक स्वतंत्र व्याख्यान दिले व बाईच्या सर्व उद्योगाची जेव्हा डॉक्टर हंटर यांनी माहिती दिली तेव्हा सर्व माणसे उभी राहून त्यांनी टाळ्यांचा गजर करून रमाबाई संबंधाने आपला आधार व्यक्त केला हंटर कमिटी प्रथम स्त्री शिक्षणाविषयी काही सूचना करण्याचा तुम्हाला कसा अधिकार पोहोचतो असा प्रश्न रमाबाईस केला होता त्यास उत्तर देताना त्यांनी असे स्पष्ट सांगितले की स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केल्याबद्दल ज्यांचा अतिशय छ झाला लोकांनी ज्यांच्या मार्गात अनेक अडचणी उपस्थित केल्या लोकांनी ज्यांच्यावर बहिष्कार घातला अशा एका गृहस्थाची मी कन्या असून स्त्रियांचा दर्जा उच्च वाढविण्यासाठी आजन्मकार्यमग्न रहाव असा मी निश्चय केला आहे या साक्षीमध्ये मुलींच्या शाळांवर शिक्षिकेनंच असाव्यात असे स्वतंत्र शिक्षण झालि असाव त्या कुलीन व सद्गुणी असाव्यात त्यांना आपल्या कामाची आवड असावी त्यांना इंग्रजीचे चांगले ज्ञान असाव त्यास वेतन भरपूर असाव त्यांना व मुलींना राहण्यासाठी स्वतंत्र वसतिगृह असावीत व सर्वांवर देखरेख करण्यासाठी एक पोक्तबाई असावी असे त्यांनी सांगितल त्याचप्रमाणे मुलींच्या शाळांवर मुलीच शिक्षिका मुलींच्या शाळांवर स्त्रियास इन्स्पेक्टर असल्या पाहिजेत असं त्यांनी निक्षून सांगितले त्याची कारणे त्यांच्या शब्दात दिली असता रमाबाईंनी याविषयीचा किती दूरवर विचार केला होता त्याची साक्ष वाचकांना सहज पटेल त्या म्हणाल्या द वुमन ऑफ द कंट्री आर व्हेरी टिमिट इफ अ मेल इन्स्पेक्टर गोज इन टू फिमेल स्कूल ऑल द वुमन अँड स्टुडंटस आर थ्रोन इन टू कन्फ्युजन अँड आर अनेबल टू स्पीक एज द एज्युकेशन ऑफ गर्ल्स इज डिफरंट फ्रॉम डॅट ऑफ बॉयज फिमेल स्कूल्स आउट टू बी इन द हँड of female teachers in 99 cases out of 100 the education men of this country are opposed to female education and the proper position of women if they observe the shifted fault they magnify the grain of mustard seed into a mountain and try to rain the character of a woman after the poor woman not being very courageous and well informed her character is completely broken हे उद्गार वाचताना आपण अठराशे ब्याऐंशी सालात आहोत हे वाचकांनी लक्षात ठेवले पाहिजे रमाबाईच्या काही उद्गारात थोडी अतिशयची छाया कोणास दिसण्याचा संभव आहे उदाहरणार्थ इट इज एव्हिडेंड डॅट वुमन बीइंग वन हाफ ऑफ द पीपल ऑफ धिस कंट्री आर ऑपरेस्ड अँड कुअली ट्रीटेड बाय द अदर हाफ टू पुट अ स्टॉप धिस अनामली इन वर्दी ऑफ अ गुड गव्हर्नमेंट यात अतिशय आहे आणि हे सिद्ध करावयास स्वतः रमाबाईंचेच उदाहरण पुरेसे आहे पत्नी भगिनी माता या नात्याने त्यांनी इतरांचा छालेला पाहिला पण त्यांचा स्वतःचा छ तसा झाला नाही ज्ञानदाता पिता बंधूसारखा बंधू व पतीसारखा पती इतर भगिनीसही लाभले असतील मग हे सरसकट विधान कशाला असो याच आपल्या साक्षीमध्ये स्त्रियास औषधोपचार करण्यासाठी स्त्रियास डॉक्टर असण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे त्यांनी फार कळकणी सांगितले असे म्हणतात की ही त्यांची साक्ष वा वा व्हिक्टोरिया राणेसाहेबांच्या वाचण्यात आली व त्यांच्याच शूचने लेडी उफी फंडाची व इस्पितळांची वगैरे व्यवस्था झाली रमाबाईंची विलयतेला जाण्यापूर्वीची चौथी मोठी कामगिरी म्हणजे स्त्रीधर्मनीती हा ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध करणे होय या ग्रंथाची योग्यता फार थोर आहे परंतु तो आता दुर्लभ झाल्यामुळे अलीकडल्या स्त्रियांना त्याचे नावही नव्हेच वाटते हा ग्रंथ प्रत्येक स्त्रीने अवश्य मनन करण्यासारखा आहे यात रमाबाईंनी स्त्रिया संबंधाने अनेक फार उपयुक्त विषयाचे विवेचन केले आहे परंतु रमाबाई हिंदू समाजास मुकल्यामुळे त्यांच्या कार्याविषयी लोकांची सहानुभूती कमी झाली व हा ग्रंथ कालांतराने लोकांच्या हो स्मृतीतून गेला त्यांचा दुसरा ग्रंथ म्हणजे युनायटेड संस्थानातील लोकांची स्थिती हा होय या ग्रंथासारखा ग्रंथ अद्याप झालेला नाही असे म्हटले असता अतिशय होणार नाही